दीर्घ स्वामीकृत श्रीराम विजय अध्याय एकवीस हनुमंतला पकडून आणण्यासाठी रावणाने आपला पराक्रमी पुत्र इंद्रजीत याला पाठवलं रावणाच्या इच्छेप्रमाणे इंद्रजीत आपले हत्ती रथ घोडेस्वार आणि पायदळ असे चतुरंग सैन्य घेऊन निघाला इंद्रजिताच्या सैन्याने हनुमता पर सोफेर हल्ला मारुति ने सारी शस्त्र हाथ पकड़ी आपकूट वालू इंद्रजिता से धनुष्य इचकान झेले हनुमता ने धनुष्या मदती ने? अनेक राक्षसांति मस्तकें उड़ी इंद्रजिताच मुकुट खाली पड़ा ये पहुन देवाने हनुमता पुष्पवृष्टि के लिए हनुमंता इंद्र ने, ने इंद्रजिता गोड़े ठार मार आणि सारथ्यालाही जागेवर ठेवले नाही इंद्रजीत जमिनीवर उभा राहून लढू लागला हनुमंतानी इंद्रजिताला कुसळीत लोळवले हनुमंताला पकडण्यासाठी इंद्रजिताने पाश टाकला हनुमंताने प्रचंड रूप धारण केले आणि पाशाचे तुकडे तुकडे केले रावणाला हनुमंताच्या पराक्रमाचा हा वृत्तांत कळताच त्याने ब्रम्हदेवाला इंद्रजिताच्या मदतीला पाठवले ब्रह्मदेव रणांगणावर येऊन हनुमंताला म्हणाला हनुमंता माझा शब्द खरा करण्यासाठी तू इंद्रजिताच्या पाशात सापडला आहे असे दाखव तू वज्रदेही आहे तुला कोणी बांधू मारू शकणार नाही तुला इंद्रजीत इंद्र, इंद्र रावणासमोर ने त्याला तुझा चमत्कार दाखव हनुमंत इंद्रजिताच्या बाहू ब्रम्ह सापडला इंद्रजिताने त्याला रावणाच्या दरबारात आणले हनुमंत रावणाच्या सिंहासनासमोर आपल्या शेपटाच्या वेटोळ्याचे रावणाच्या सिंहासनापेक्षा हातभर उंच आसन बनवून तो त्यावर बसला हनुमंताला पाहताच रावण संतापला तो हनुमंताला म्हणाला अरे मरकटा तू कोणाचा कोण आहे इथं लंकेत कशासाठी आलाय त्यावर हनुमंत म्हणाला अरे दुष्टा चोरा तुला अजून कळले नाही मी कोण आहे ते त्याने स्वयंवराच्या वेळी तुझ्या उरावरील धनुष्य बाजूला करून तुला जीवदान दिले त्या रामरायाचा मी दास आहे हे तुला आधीच सांगून ठेवतो मी लंका दहन करीन ज्याची पत्नी तो अन्यायाने पळवून आणली तो जगत चालक आहे त्याची शक्ती तू पळवून आणली आता तू जिवंत राहशील का प्रभू रामचंद्र तुझ्याशी युद्ध करायला येतील तुला कंठस्नान घालतील तुझी दहाही डोकी दशदिशाने उडवून स्वर्गीय रत्न असलेल्या स्थितीला घेऊन जाते रावणाला वाटले हा सेवक जरा जास्तच बोलतो म्हणून त्याने राक्षसाना त्याचे शेपूट नाक कान तोडण्यास सांगितले सर्व राक्षस जोर जोराने वानरावर प्रहार करू लागले परंतु मारुती सर्वांचे प्रहार शांतपणे घेऊनच होता त्याच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता अखेर रावणाने विचार केला याला रामाची शपथ घालून याचा मृत्यू कशात आहे ते विचारेला तुला रामाची शपथ आहे तुझे मरण कशात आहे मारुती म्हणाला मला मरणच नाही रावण हसून म्हणाला अरे ब्रह्मदेवाला सुद्धा मरण चुकत नाही तिथे तुझी काय कथा तेव्हा मारुती म्हणाला हे पहा माझ्या शेपटीला आग लावली असता माझे मरण ओढवेल ते ऐकता सगळे राक्षस तेलात वस्त्री भिजवून वानराच्या शेपटीला गुंडाळला तेव्हा मारुती म्हणाला माझे शेपूट थोडे जरी उघडे राहिले तर मात्र मला कुणीही आवरू शकणार नाही अखेर गावातील वस्त्रे तेल तूप सर्व संपले तरी मारुतीचे शेपूट उघडेच लोकांनी अंगावरची वस्त्रे शेपटीला गुंडाळली तरी मारुतीचे शेपूट एक वर भर उघडेच राहीले रावणाने राक्षसांना आज्ञा केली अशोक वनातून सीतेची वस्त्रे आणा ते ऐकताच हनुमंत हनुमंताने पुच्छाकड केले सर्व शेपूट वस्त्राली मारुतीने झाकवले रावणाने शेपूट पेटवून देण्याची आज्ञा सेवकाने दिली परंतु शेपूट पेटेना तेव्हा हनुमंत रावणाला म्हणाला मूर्खा तुझ्या घरी वृच्छ होत आहे आणि तो अग्नी सेवका करून का प्रज्वलित करतो तू स्वतःच फुंकर घालून अग्निपेटव रावण घाबरत घाबरत शेपटीला फुंकर मान्यासाठी उठला हनुमंताने मनात रामरायाचे स्मरण केले रावण स्वमुखे फुंकर घालू लागतात एकाएकी ज्वाळा उठली आणि रावणाची दाढी व मिशा जळाल्या हनुमंत महाबळी रावणाची दाढी झाली शेपूट पेटताच मारुती जमीनावर गड्याबडा लोळू लागला राक्षसाना विनंती करू लागला मला सोडवा हो कोणीतरी असे म्हणून तो राक्षस पुढे पळून पुच्छाकड करून त्याच्या दाडी मिछा जाळू लागला पुच्छाग्रातून आगीच्या प्रलय ज्वाला निघू लागला हनुमंत आपल्या शेपटीत राक्षसला गुंडाळून पुच्छाग्नीत भस्म करू लागला आता मारुतीने मेल्याचे सोंग घेतले सर्वजण आपापल्या बहादुरीवर खुश होऊन स्वतःच्या पराक्रमाचे वर्णन करू लागला सीतेला अशोकनात ही बातनी त्याने सांगितली वानर मेला परंतु वायुदेवाने सीतेच्या कानात सांगितले हनुमंत ठीक आहे मी लंका लंकानगर जाळी इकडे हनुमंताने जोरात उड्डाण केले। सर्व राक्षसांना शेपटीत गुंडाळे होते ते धडधडा जळत होते रावणाने इंद्रजिताला मारुतीला पाचणी बांधण्यास सांगितले हनुमंताला बांधून गल्लोगल्ली फिरवू लागले हनुमंत पाळत ठेवून सर्वांकडे निरखूम पाहत होता जे निंदा करत होते त्यांची तोंडे तो पुच्छाग्राने भाजत होता लंकेत हा हाकार उडाला हनुमंत लंका धन करू लागला वारा त्याला मदत करू लागला लंकेत आगीच्या ज्वाळा आकाशाला जाऊन भिडल्या अखेर रामरायच्या दर्शनासाठी किशकिंदेत जावे असा विचार करून मारुती शेपटी विझवण्यासाठी समुद्रकिनारी आला समुद्र काकुळतेला येऊन म्हणाला तू समुद्रात शेपून बुडवू नको जलचर प्राणी भाजून मधली तू किनारी बाई मारुती समुद्रकिनारी बसला समुद्र लाटांनी हनुमंताचे शेपूर विजवलं हनुमंत सीतेकडे येऊन म्हणाला माते मला भीती वाटत होती लंके की लंकेतील ज्वाळा अशोकात आले की काय तेव्हा सीता म्हणाली हनुमंता या प्रभूंनी तुझ्या शेपटीची आग तुझ्या शरीरापर्यंत येऊ दिली नाही ते प्रभू लंकेतली आग माझ्यापर्यंत कशी येऊ देतील हनुमंताने ब्रम्हदेवाचे नामस्मरण केले ब्रह्मदेव प्रकट झाले हनुमंत ब्रह्मदेवाला म्हणाला मी लंकेत जो पराक्रम केला तो तुझ्या हाताने लिहून दे स्वतःचे यश स्वतःचे गुणगान स्वतः करू नये असे शास्त्रवचन आहे स्वमुखाने माझा पराक्रम मी रामचंद्रांना सांगितला तर ते, ते माझ्या कमीपणाचे ठरेल ब्रह्मदेवाने रामचंद्राला पत्र लिहून ते हनुमंतांवर दिले